आत्मा तो अनेक काही माणस शेतामध्ये मेहनत मशागत न करता व त्याच्या पुढची पावसाच्या नंतरची होणारी पेरणी ती न करता काढण्यासाठी न पेरता का, काढणी साठी अगदी सगळ्या सामग्री सहित ही मंडळी जर काही निघाली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांना तिथे गेल्यावर धान्याची राशी मिळणार नाही लाजेची राख त्यांना पदरात बांधून घ्यावी लागते लाजे व्यतिरिक्त त्यांना काय हो प्राप्त होणार आहे काहीही प्राप्त होणार नाही त्याच्यातलं मूळभर्म आहे पेरून शेतातही दे। उजूनही देऊ पाहिजे पोषवणे प्रसाद घे जे आती घेत शेताला जायदा ना काढलेला मग त्याच्या अगोदर पिरणी केलेली असली पाहिजे तर शेताला जाण्यामध्ये विशेष महत्व देव बायका देईल अगोदर देवाची पूजा केली पाहिजे आणि मग देव बघितला पाहिजे अर्थात हा सगुण आपला जो देव आहे सगुण साकार देव त्याच्याविषयी ते बंधना पूजून देव पाहिजे आणि सोषवणे प्रसादेचा त्या अतिथीला अग्र संतुष्ट करून मग त्याचा प्रसाद त्याची प्रसन्नता त्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि त्याच पद्धतीने पिरण्याची काढलेलं जाणं पेरणी न करता काढलीला जाणाऱ्या माणसा माणसाला लज्जेव्यतिरिक्त दुसरी कशाची ही होऊ नये हा त्याचा सगळ्यात मोठा लाभ कि की तो गाठोडो बांधून घेऊन परत येणे तो का म्हणे आता लाभ नाही पर पर या परत हंसातला लज्जे परता या माणसासाठी हो ही कडवे याच्यासाठी नाही आहे आपल्या कामा करता म्हणून असं सांगितलं की लाजे परवत त्याच्या पदरी काही नाही बांधलं जाणार नाही त्याच्या पदरी हाच लाभ बांधला जाईल हाच गाठी लाभ लिही की ज्या लाभाचं नाव आहे लज्जा या व्यतिरिक्त त्याला दुसरं प्राप्त होणार नाही करता लगे दूसरी प्राप्ति है जेने के ला तो न करता चाहता महाराज मनता असा वस्त्र विवर्जित है कृष्ण वस्त्र त्याला म्हणला गुंडाळाचा काय गुंधाळायचं म्हणलं वस्त्र आहे दिशा नावाच जे वस्त्र ते त्याला आम्ही गुंधळणार दिवजित माणसाला जर गुंधाळण्याचा प्रयत्न एखाद्याने केला तर काय त्याने काय गुंताळलं अंगा भोती हमें वस्त्र विवर्जितपना गुंडा आहोत अस जर कुछ तो अंगताज वस्त्र विवर्जित है वस्त्र विवर्जितपना गुंडार वस्त्र विवर्जित वस्त्र विवर्जितपना अंगा भोवती गुंडा प्रयत्न करना का न करना कारण तो मूलता वस्त्र विवर्जित है कारण उत्तर हम्म आकाशाच्या अंगावर त्याने चढाव तो काही न करताना कष्ट घरी होता असेच म्हटले पाहिजे माणसं मी ठरवलं तुम्ही आकाशावर चढावा करून जाणार आता आकाशावर जाऊन चढावा करणं म्हणजे काय काही न करण्याच त्याप्रमाणे आणून शब्दाने काहीही केले नाही असे म्हणण्यास कधी हरकत नाही असे विषय खूप अविद्याला अशी उन्मी खूप हकावा तैसा न सांगतात कि एखाद्या चांगल्या सुखीर जमिनीवर पाऊस पडतो एखाद्या वेळी आणखी तिथे एखाद्या डोंगरावर पाणी पडत पाणी पडत पाऊस पडतो डोंगरावर निदान तिथे काही बारीक सारी गवतरी उभं पाणी राहते पण गवत उभं एक तिथे त्या जमिनीवर उपयोग होतो पाऊस असा मुसळधार पाऊस पडला कुठे पडला तर जलाशयावर पडला समुद्रावर पाऊस पडला मरात समू पड़े उपयोगी मुसलार वृष्टि हमटा नाश हो विशेष ज्ञान ही नहीं पड़ना पउस हा निरथक्रमे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या निवृत्त करायला प्रवृत्त होणारा हा शब्द निरर्थक आहे कारण अविद्या मूळची नाही म्हणून आणि आत्म्याचा प्रकाश करून तो समर्थ झाला म्हणावा तर आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याही दृष्टीने त्याला निरथक पाणी पिऊन संपूर्ण चराचरुप्त होत हे समजू शकतो आपण ते म्हणजे बाबा पाण्याला लागली विचारता सोयी त्याला काय केलं काय म्हणलंय वाने है जितको सोपा तो स्वप्रार्थना ने पानी स्वत विवर्जित जाल चुकी प्रकाश रूप आत्मा त्याच प्रकाशन करायला शब्द समर्थ झाला हेही म्हणणं करत आहे आविर त्या निवृत्तीच्या बाबतीत बोलाल तर आविरद्या नाही तर त्याच्या निवृत्तीमध्ये हे शब्दाचा काळी मात्र उपयोग आहे समुद्रावर वृष्टी झाली असता त्यात विशेष काय दोन्ही एकरूपच आहेत त्याप्रमाणे अविद्या आणि शब्द ज्ञान ही दोन्ही एकरूप असल्यामुळे अविद्येचा नाश करण्याचे काही शब्दाचा प्रयत्न व्यथ आहे आविद्येमध्ये उत्पन्न होणारे शब्द म्हणजे अविद्येमध्ये फाकलेले शब्द ज्ञान तेही अविद्यांच्या पाठी असल्यामुळे त्याला विशेष एकूण <Straffasi>? आहे त्याला विशेषत्व जरी अवि ज्ञान म्हणून ते मोठेपणा आलं ते अविद्येच्या पोटातला आहे ते शब्द आहे त्याचा काही उपयोग नाही माप भा उपनिशे जवळ आकाश महू नेहू मला म्हणतात काही माणसानं आपलं महत्व ओळखलं पाहिजे कित्येक वेळा माणसाला आपलं महत्व करत नाही आपली मर्यादा करत नाही महत्व इज इक्वल टू मर्यादा थोरपणा तर माणसाने आपलं महत्व आपली मर्यादा जाणून तो थोरपणा असतो मर्यादा संपली म्हणजे तो थोरपणा नष्ट होतो हे जे माप आहे जोपर्यंत आकाशाचं माप घ्यायला जात नाही तोपर्यंत त्याची थोरवी प्रत्येकाच माहिती आहे अमक किती आहे मला माहित किती किती अवघड आहे समुद्राचं पाण्याचं माफ काढणं ते अवघड कामा जाण ठेवा कितीही मोठा तज्ज्ञ आला समुद्राच्या पाण्याचं माप काढणं अजूनही कठीण आहे तेव्हा मापानं आपलं महत्व आहे असं समजावं जोपर्यंत माप हे आकाशाचं माप पाडायला प्रवृत्त अतिश आहे त्या मापाचं महत्व कोणाचं नाही कारण पदार्थ म्हटलं की लोक त्याचे मोजमापतात प्रत्येकाची मापाची योजना हो वेगळी आहे पद्धती निघाले माप म्हणजे ते एकच माप असेल वजनानं माप आहे लांबी रुजीन आहे का माप अनेक प्रकारानं काढ जमिनीचं माप पाडायचं तर त्याची लांबी रुंदी इत्यादी त्याचं क्षेत्र पण म्हणायचं त्याला लाकडाचं माप पाडायचं ठरलं तर त्याला काय म्हणतात घनफोटात दिलं जात लाकडाच माप अशा पद्धतीने दिलं जात दुधाचं माप पाडायचं झालं तर त्याला त्याला लिटर मध्ये मोजलं जातं धान्याचं माप म्हटलं तर मग ते किलो मध्ये मोजलं जातं असं सांगण्याच आहे हे वेगवेगळ्या वजनाचं माप आमचं माप हे सगळी माप हे कुठे महत्वाचे आहेत जोपर्यंत आता त्याच माप काढायला हे प्रेम त्यांचं मोठे तो प्रेम हे मोठे त्यांच्यासारखं कोणी उलट हे माप जर चुकली तर सरकार म्हणतोय मापा दुरुस्त कोणी मान असतो तेव्हा मानाच माफ काढतात हे ठीक आहे पण माफाच माफ काढणार लोक माप काढणारे लोक आहे अनात्म पदार्थामध्ये असलेले त्या त्याच सत्तेस असलेले त्या त्या पदार्थांचं माप घेण्यास ते माप आकाशाचं माप पाडायला प्रवृत्त होतो तर असं वाटलं आपण सगळ्यांचं माप घेतो रिशे करतो आकाशाचं माप घाल त्याचा अर्थ असा की त्याच माप पण हे गर्थ झाले जन्म आता नियच ठरला कारण अशा मापाला कुठे घालाय की जसं माप तो काढवू शकत म्हणून त्याचा जन्म जसा गर्थ व्हावा किंवा दिवसा सगळीकडे प्रकाश आहे संपूर्ण अंधार निवृत्त होऊन दिवस म्हणून म्हटलं जात इतका मोठा सूर्य त्या सूर्याच्या उदयानंतर जिकडे तिकडे सर्व प्रकाशित झालेल्या उजळून निघाले अशा वेळी एकादा दिवा म्हणू हो लागला की मी तिथे येतो आणि मी प्रकाशित करतो करतो सूर्याला म्हणलं ते जमणार नाही कारण तो स्वयंप्रकाश सूर्याच्या प्रकाशनाच्या बाबतीत सूर्य दिवा प्रकाशित म्हणलं मी सगळ्यांच प्रकाशन करतो रात्री कोण उपयोगाला येतं मीच उपयोग आलाय तो मला दिवा म्हणायला करा मी सगळ्यांचं प्रकाशन करतो सूर्याचं प्रकाशन मी करू शकत नाही कारण तो स्वयंप्रकाशन ठीक आहे म्हणलं आता उद्यापासून आपलं असं ठरलं आता अंधाराचं प्रकाशन करायचं ठीक आहे उत्तम गोष्ट म्हणजे काय आता अंधाराच प्रकाशन करायचं दिवा सर्व पदार्थांना प्रकाशित करतो ही गोष्ट ही आपण समजू शकतो अनाथ पदार्थामध्येच रात्रीच्या दिवशी आपण ठेवलेली वस्तू आपल्याला जर भेटत नसेल सापडत नसेल तर आपण दिव्याच्या साह्यानं ती वस्तू घेतो त्याचं प्रकाशन तो, तो करतो ही गोष्ट समजण्यासारखी आहे ठीक आहे इथपर्यंत त्याचं मान्य आहे पण दिवा जर म्हणू लागला कि मी अंधार पाहण्याकरता आता निघाले अंधारात अनाच करायला अंधाराचं प्रकाशन तो करू शकत नाही कारण अंधार पाहायला दिवा जिथे जाईल तिथे अंधारच राहत नाही तर तो काय पाहणार त्याला म्हणून दिवा जर अंधार पाहण्यासाठी व अंधाराच प्रकाशन सूर्याचं प्रकाशन करण्यासाठी गेलेला दिवा जसा व्यर्थ आहे तसा अंधाराच प्रकाशन करायला गेलेला दिवाही व्यर्थ आहे जन्म व्यथ कारण अंधाराच तो प्रकाशन करू शकत नाहीये त्यातलं मुख्यतः तात्पर्य अंधार तो जिथे जाईल तिथे राहत नाही म्हणून त्याच्या निवृत्तीमध्ये शोभा हे ठीक आहे दिपाने जर अंधार पाहिला तर त्याचा जन्म व्यर्थ होईल दिव्याने अंधार पाहिला तर त्याचा जन्म व्यर्थ आहे पाहिला तर म्हणजे याचा अर्थ तो पाहूच शकत नाही कारण तो जिथे जातो तिथे प्रकाश होतो चित्त काही मिळव काय म्हणा अजून काय सम हे पूर्वीची माप आहेत आता ही माप नवीन लोकांना कळणार सुद्धा नाही आकाशाचा माप घ्यायला गेली नाही तोपर्यंत ज्या वेळेस आढोळी आकाशाची माप घेऊ लागेल त्यावेळेस त्या कृत्यापासून परावृत्त होण्याशिवाय दुसरी स्थितीच येणार नाही त्याला परावृत्त होण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही दुसरी अशी कल्पना एखाद्या ग्रस्थाने निबिळ अंध कर पाहिला तर असे म्हणावे लागले की त्याला जातोस तू त्या अंधाराला पाहू शकत नाही अंधाराचं प्रकाशन तो करू शकत नाही तू जिथे जातोस तिथे अंधारच नसतो हा जप्त म्हणून वरमान वरम भाग आहे गगनाची रसोयी जी बरी आरू जाईल मग रचना ही गोळी अडनाव की नवेकरणाला म्हणतात कि त्या रचनेला रसास्वाद घेण्याच्या बाबतीत फार मोठ प्रामाण्य कारण कुठल्याही पदार्थाला लो जे लोक म्हणतात थांबा आम्ही तुम्हाला अगोदर चव घेऊन मग <laughs> सांगतो चव घेऊन सांगतो पूर्वी पद्धती आणि फार थोड्या प्रमाणात ही असते किंवा असली निदान माणसं एखाद्या त्या दुकानाची बैठक असेल तिथे बसून त्याची चव बघत असतात तिथे खाण्याची सुरुवात केली तर तेव्हा असे हुशार असतात की आपल्याला नमुना जर घ्यायचा असेल फळवाल्याकडे फळवाल्याचे हुशार आहे की एक फळ घेतात आणि त्याची एक खाप करून आपल्याला देतात एक फळ घेत फळ दाखवायला कारण एका खापे मध्ये एक माणूस भागला पाहिजे जर नमुना तो एक आंबा देऊ लागला तर नमुने नमुना तो देते तुम्हाला नमुना देतो हा हा आंबा चांगलाय बघा हा पेढा उत्तम तुम्ही जर असतात पेढ्याचा अगदी एक कण द्यायचा त्याच्यावर तुम्हाला नमुन्याला घेऊन पेढ्या उत्तमच होतात प्रयत्न हा सगळ्या गोष्टीचा रस निर्णय देणार आहे अस जर ती म्हणायला लागेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रसना हे तिचं आड नाव ठरेल नाव ठरणार नाही नाव ठरण्याकरता ना। ना नाव देत असू शकत नी ज ना आवे आडना चाहिए आडनावी एक बुद्धि पत्ता नहीं सहस्र बुद्धि ना आडनावर बुद्धि पत्ता नहीं जो बुद्धि ठीक है अंशतु तिथे लेश अस्तित्वात मग तेवढ्यावर ते सारखं झालं कसू ना एकाही बुद्धीचा पत्ता नसताना त्याला सहस्र बुद्धी नाव ठेवणं तिथे आजनाव होईल आणि त्याच पद्धतीने ते सांगतात रचना या रचनेच आज नाव करी, रचना हे तिचं नाव करणार का आकाशाच्या पकवान्नाचा फी आस्वाद घ्यायला निघाले म्हणून रचना हे तिचं नाव करणार का आकाशाच्या पकवान्नाचा फी आस्वाद घ्यायला निघाले म्हणून गनाची पकवानाची चोरी तर तिचे रचना हे नाव होईल म्हणजे व्यर्थ होईल व्यर्थ होईला म्हणजे व्यर्थ आपण एखाद्याला म्हणतो तो ना तो आडनावाचा माणूस काय विशेष म्हणजे त्याला श्रीमंत म्हणतात श्रीमंत आडनाव म्हणले त्यात मी कारण त्याला कशाला श्रीमंत म्हणतात म्हणले त्यात काय म्हणजे किती तरी गोष्टी अशा आहेत कि त्या नुसत्या आडनावात म्हणण्यासारख्या वस्तुस्थितीने तसं तिथे नसतं आपलं वर्म जिथे अर्थवत्ता असेल तिथे नाव म्हणायचं जिते नसे, जिते एका जिथे नी तैयार आमतो दृष्टि तो मे स्वप्रकाशाग्न चित्तमे कामधारकाधारक मेरे आ हा स्वयंप्रकाशरूप आत्म्यामध्ये अग्निहोत्री अग्निहोत्री ते सगळे नावधारक आहे कसं समजा त्यांची ते आडनाव आहे कसं तुम्ही सांगा बोध दृष्टीने हे वर्णन चाललंय आता व्यवहारात त्याच्या पुढे जर आपल्याला नवीन बोलायचं झालं तर आता असं सा सांगावं लागेल कि पूर्वीचे वैदिक जी अग्निहोत्री होते अग्निहोत्री है मानूस नवनिर्माण अग्निहोत्र अग्निहोत्रिर्माण नवपैदास गमतीदार अग्निहोत्री तो ज्यादा खिशा मध्य का पीटी वो व मुरली मुरली इजटू अग्निहोत्रेट्रोल सुरुवात किंवा ते नवीन निघालेली ते पेट्रोलचे ते जाऊन निघाले आहे कुठे आपलं पेट्रोल सुरुवात हे खरे आता अग्निहोत्री एवढेच राहिले आता अग्निहोत्री म्हणून कोणी राहिलाच नाही सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की अग्निहोत्री म्हटल्यानंतर त्याच्याकडे त्या विधीने तसं असायला पाहिजे तर त्याला अग्निहोत्री म्हणायचं नाही तर त्याला म्हणायचं नाही त्याचं त्या आडनाव म्हणायचं त्याच ते नामधारक म्हणायचं हे जस व्यवहारात पहावं अगदी त्याच पद्धतीने रसना हे जर आकाशांच्या आता आस्वाद घ्यायला निघाली तर तिचं ते आडनाव ठरेल ते तिचं नाव ठरणार नाही त्या रसो टाकण्यामध्ये रसास्वाद घेण्यामध्ये व्यर्थ नवदेनी पती नसलेली स्त्री ती, ती था था। जर सौभाग्यपणाने मिरवण्याचा प्रयत्न करू लागली तर पती नसलेल्या स्त्रीला सौभाग्यपणा आणि मिरवणं हे जसं व्यर्थ आहे असं विचारते की तिला शोभेल का असा प्रश्न हो। <laughs> आहे अर्थात हा सातशे वर्षापूर्वीचा प्रश्न होत म्हणण्याचं कारण मी ज्या स्त्रियांच्या संगतीत राहतो त्यापैकी कित्येक स्त्रिया अशा आहेत की ज्यांचा पती नाही पण त्या सौभाग्यपणाने आज आहेत उलट त्यांना तुम्ही इथे का मिळवता असं जर म्हटलं तर त्यांना राग येतो त्या भांडतात इतक्या कजाग आहेत त्यांच्या कजाकपणालांटाळून मी म्हणून विचार केला की ह्याच्या पुढे काही बोलायचं नाही वेगळ्या कि यायच पुढे चालायला लागायचं कारण त्यांचं त्या तर मिरवता आहेतच पण आपण जर काही बोललो तर आपल्या आहेत तेवढीही ती ते शोभा ठेवणार नाही किंमणा हजी तिची शोभा आपली करते असली आज परिस्थिती आहे आपल्या मातोश्री ताई करंड आहे आपण कुंकू लावून घ्या हे जरा थोडस जास्त बोललोय तेवढे म्हणत असत हो बाई त्या कोन्हाड्यामध्ये करंड आहे बरं का इतकं म्हणत असत याच्या पुढचं त्या बोला वाटेल पण माझा तो आवडीचा विषय असल्या करणाच्या मागे त्यांचा हात असल्यामुळे त्यांचं सामर्थ्य असल्यामुळे आत इज इक्वल टू सामर्थ्य मी त्यांच थोडस केलं तर ते अप्रस्तुत न ठराव कशासाठी मी तुम्हाला हे सांगतो मी सांगण्यात कि त्या असणत असत नसायला पाहिजे नव्हे मला उपदेश करताना त्या म्हणत असे कृष्णा तुला खरं सांगू का तू करा महाराज साधारण काय सांगतात आपल्याला कुंकवाची ठेवा ठेवून बोडका देवी कशाला असं त्या म्हणत असे काय बोडका देवी कशाला कशाला रे हा सगळा काही नको कोणाच्या लग्नाचा आमंत्रणाला म्हणजे स्वच्छ या शब्दात मला त्या सांगत असत त्यातून तू जा सगळं करून येऊन लागेल वर्षाची गोष्ट आहे आत्ताची गोष्ट आहे याचा अर्थ एकच भारतीय संस्कृतीप्रमाणे असणाऱ्या केव्हा काही हा दृष्टांत आणि जो या संस्कृती पासून दूर गेलेला आहे तेव्हा त्या माणसाकरता सातशे वर्षापूर्वी सुद्धा जर एखादा त्याहून बाह्य कोणी असेल त्याच्याकरता हा दृष्टांत नाही हे पहिल्यांदा घ्याना ठेवायचे येते हे दृष्टांत दृष्टांत आहे पण हे दृष्टांत जाताना आपली संस्कृती शिकवून जातात घ्याना ठेवतात त्यामध्ये संस्कृतीचे संस्कार असतात तेव्हा तर तो दृष्टांत म्हणून समजला जातो नाहीतर आताच्या स्त्रियांना जर तुम्ही विचारलं त्या म्हणतील कशासाठी एवढा काय सौभाग्यवतीपणानं मिळवणं काय चूक आहे त्याच्यामध्ये कुंकू म्हणजे काय सौभाग्यवती तुका म्हणजे काही बाया अशा आहेत आणि काही त्याला जर म्हटलं हो तुमचं कपाळा कुंकू हे काय म्हणले एवढं मोठं बसले की कुंकू म्हणे म्हणजे अजून कपाळावं कसं कपलं बाई नाही आता बोलत नाही आता काय बोलत नाही काय एवढं मोठं कुंकू बसले अजून कपाळावं का त्याला म्हणे का बसलय आता आजही प्रकार आपल्याला बघायला मिळतो आता ते काहीच नाही तेव्हा सौभाग्य होती तो पती ही न स्त्रियने हे किती शोभेल तर संस्कृतीने संपन्न असलेल्या भारतीय संस्कृतीने संपन्न असलेल्या बहिलाही बोलणं सुद्धा शोभणार नाही हे किंवा जाऊ जे म्हणाले हे आमचं काय संस्कृतीने आम्ही भारलेले लोक असल्यामुळं एका एका बाजूला दुसरा दृष्टांत म्हणतात महाराजांत महाराजांनी पुढचा पुढचा दृष्टांत असाय रंभा गर्भ म्हणजे केळीचा दाभा तो म्हणाला आता जो किचा आपला दाभा आहे दाभा निवर निवर दाभा। तो आणि त्यामुळे मी तृप्त होतो असं जर म्हणेल तर महाराज म्हणतात काय खाणार केभा मी खाणार म्हणजे काय खाणार हा खाणार नाही हे असताना जर स्त्रीला सुहासिनी असे म्हटले तर ते म्हणणे शोभेल काय किंवा केळीचे गर्भ पोटातील भाग कोणी भक्षण करून म्हटले तर ते भक्षण करणे म्हणजे न रक्षण करणे न करण्याचं तर काय अर्थ आहे खाण्या हा अर्थ होतच नाही कारण केळीचा गाभा म्हणजे आकाश म्हणजे पोकळी नुसती कोणी झाला तरी आकाशाचे भक्षण कसे करणार सांगा हे आमचं सौभाग्य होते महागे <laughs> याच सांगा काय ठेवायचं महाराजांचं मोठं मार्गिक असते आता तो झालं यातलं म्हणणं तर इतकं मार्गिक आहे इथे रोग आहे आमचा आम्हाला कारण मी इतकं तुम्हाला वर्णन करून सांगितलं तुम्हाला आवडले हे सगळे हे मागा असलेले बुद्धीचे लोक आहेत बुद्धीचे लोक आहेत सांगिते इथे नाही ना कुणाच्या पंथाचा धर्माचा संस्कृतीचा संबंध आकाशाशिवाय जर त्या रंभा गर्भात काही नसतं तर ते खाऊन तो तृप्त होणार म्हणजे काय खाणार तो वले राहणार हे त्याचं उत्तर काही खाणार नाही दिवस दिवस तो करतो। करतो। खर सांगा मी कोणत्याच तो प्रकाशन करीत नाही सर्व काही पदार्थांचं सर्वतोपरी हा सूर्य प्रकाशन करीत सर्व पदार्थांना सर्व बाजूने त्याच्या सामान्य विशेष भावासहित प्रकाशन करण्याचं सामर्थ्य त्या सूर्याच्या एवढं लिहिले त्याचं सार्थ कसा आहे हे सांगण्यासाठी मोलेला सांगते दीप दीपिका शशी तारा होतो का कोटी वरिरे परी दिवस दिनकर राज्यावरी रे तो दिनकर राज जो पर्यत उदया तो रही अवे नवे नवे को चंद्र चाह्र पूर्ण रूपा पौर्णी के चंद्र एक चंद्रप्रमाण चंद्र सगले जरी उगवले तरी लोक काहस्र चंद्र उगविल री संपली दिवस उदयाला आला असं कोणी म्हणणार नाही ओढण मानव त्या सूर्यालय प्रकाशनाच्या बाबतीत म्हणजे कितीही चंद्र त्या एका सूर्याची बरोबरी करू शकत नाही कितीही तारका त्या चंद्राची बरोबरी करू शकत नाहीत आता किती कॅन्डल पावरती दिवे आणि किती आणले तर ते त्याची बरोबरी करू शकत नाहीत हे निराळ सांगण्याचं कारण नाही इतका प्रकाशमान असलेला सर्व पदार्थ प्रकाशनात त्याचं सामर्थ्य सूर्य त्याबाबत असंच आपण म्हणायचं की तो कोणत्या पदार्थाचं प्रकाशन करीत नाही सर्व पदार्थांचं प्रकाशन करतो स्थोल पदार्थांचं करतो सूक्ष्म पदार्थांच करतो पण त्याला तुला रात्र प्रकाशित करता येईल का एवढा मोठा एवढा मोठा प्रकाशक आम्हाला तुला असं विचारायचं की रात्रीच प्रकाशन करून दाखव बास जमतलेला ते शक्य नाही त्याच्याकडे रात्रीचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य सूर्याच्या अंगी नाहीये तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यात मला सूर्या होता गोचरू हो का भलती सुरंगी भागी एक की प्रकाशन ही गोष्ट निर विनाश ही गोष्ट निर सूर्य अंधारा का विनाश कर दृष्टि दृष्टि हो, नहीं त्याच्या दृष्टीने नाही त्याच्या करता माझ्या दादाच खुलासा केलेला त्याच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने आपण जर बोजू लागलो तर तो, तो रात्र निवृत्त करतो म्हणजे प्रकाश हा रात्रीचा विरोधी सूर्य हा रात्रीचा विरोधी आपण मात्र रात्रीचे विरोधी नसून आपण रात्रीच प्रकाशन करतो रात्रीला प्रकाशन करण्याचं काम आपल्या वृत्ती ज्ञानात आहे वृत्ती ज्ञानाने आपण अंधाराचं प्रकाशन करतो इतकं सामर्थ्य आपल्याला देवाने दिलेलं आहे कि म्हणा सूर्यप्रकाशापेक्षा वृत्तीचा प्रकाश अधिक प्रभावी आहे अधिक महत्वाचा आहे असं आपण त्यातून समजून घेण्यासारखा आहे जाणण्यासारखा आहे कि म्हणा देवाने आपल्याला रात्र देऊन त्याचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य देऊन एवढं मोठं केलंय की रात्री त्या रात्रीमध्ये माणसाने निवांत सुखाने वृत्ती ज्ञानाने त्या अंधाराच प्रकाशन करून प्रकाशाच अंधाराच प्रकाशन करण्याचं सामर्थ्य ज्या वृत्तीमध्ये आहे त्या वृत्तीचाही प्रकाश ज्या चैतन्याकडनं होतो तो प्रकाश मी आहे असं चिंतन करण्याला त्याचा उपयोग व्हावा यासाठी देवाने आपली रचना इतकी चांगली बारकाई उत्तम केली म्हणून माणसं अशी आणि बे इमान दुरुपयोग करतो उपयोगाचा स्वातंत्र्य ह्याचा अर्थ तुम्ही दुरुपयोगच करावा असा त्याचा अर्थ नाही तुम्हाला सदुपयोग करता येतो तो, तो करावा करीत यातला एवढाच आहे की माणसाला देवाने असं सामर्थ्य दिले की तू अंधाराच प्रकाशन करू शकतो सूर्याला हे सामर्थ्यशाली आहोत करतोस नायक समोर म्हणजे काय या प्रकाशन करून दाखव बघ काय दाखवत होतो रात्रीच प्रकाशन करून शकत नाही कारण तो जिथे जातो तिथे अंधारच नसतो हे करते गोष्ट आहे तिथे रात्रच नसते क्ष असा कोणता पदार्थ सूर्य प्रकाशित करीत नाही परंतु रात्रीला प्रकाशित करण्यासंबंधाने निरुपयोगी ठरणार असा कोणता पदार्थ आहेत की ज्याला सूर्य प्रकाशित करीत नाही दादाने असा कोणता पदार्थ आहे का की ज्याचं प्रकाशन सूर्याने केलं नाही सगळ्यात मोठं प्रदर्शन त्यांना केले आहे पदार्थ मोठा म्हणजे स्थूल असो अगर लहान म्हणजे सूक्ष्म असो सर्व पदार्थ सूर्य प्रकाशित करतो असे जरी आहे जरी जोरेखा आहे तरी सूर्य म्हणजे कि मी रात्रीला प्रकाशित करीन तर तेवढ्याविषयी मात्र तो नृपयोगी सोड तो म्हणतो तिथे मात्र माझा काही काढी मात्र उपयोग करू शकत नाही तरी निधे ते, ते पाहता न, न देखील चेता ते न संभव म्हणून सूर्याचा अनुभव सूर्याला ठोक्या आम्हाला काय त्याचं आमच्या अनुभवाचं काही त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा दृष्टांत मार्मिक महाराज देतात की आपण आपले हे जे या या हो। त्या दृष्टीने आपण सगळ्या पदार्थांचा अवलोकन करतो सगळं अमुख आहे असं आपण या दृष्टीने सांगू शकतो पुढे दृष्टीला पाहता काय न पाहू दृष्टी जर बघायला निघाली तर ती दृष्टी सर्व पदार्थांना पाहते त्या दृष्टीला विषय होत नाही विषय करून पाहते ते सांगितलं त्या दृष्टीला सांगितलं की तू एक काम करा सगळ्या पदार्थांना तू बघते बघून दाखव मला एकदा निद्रा का बघून दाखव आणि तुम्ही प्रयत्न करून बघा निद्रा पाहण्याचा ते बघा काय बघता येत नाही जोपर्यंत तुम्ही निद्रा पहाड यायचा प्रयत्न करता तोपर्यंत तुम्हाला जो घेणार नाही आणि त्यावेळेस जो घेई तुम्ही पाहण्याच्या दशेत नसणार तेव्हा तुम्ही पाहण्याच्या दृष्टी दशेत नसणार दृष्टी कितीही पदार्थाला पाहण्यामध्ये समर्थ आली तरी ती निद्रा ज्याप्रमाणे पाहू शकत नाही दृष्टी ही जागृतीमध्ये असली पाहिजे ती जागृतीत असलेली दृष्टी सर्व पदार्थांना पाहते सर्व पदार्थांना त्या दृष्टीला पाहता येत पण त्या निद्रेला ज्याप्रमाणे दृष्टी पाहू नाही किंवा दृष्टीमध्ये असं सामर्थ्य देवाने दिलं नाही की ती निद्रा बघू शकेल त्याचं कारण जागृतीत निद्रा नाही पहिली गोष्ट म्हणून ही जागृतीत असलेली दृष्टी त्या निद्रेला पाहू शकत नाही कारण त्याचं काय तर निद्रा नाही त्याच कारण आहे जागृतीत जर मुली निद्रा नाही ती नसते तर तिला ही दृष्टी कशी पळू शकेल तर पाहू शकणार नाही त्याचं थोडक्यात उत्तर आहे म्हणजे जेव्हा निद्रा येईल तेव्हा जागृती राहणार नाही दृष्टी राहणार नाही ती पाहणार नाही म्हणजे जेव्हा जागृती दृष्टी असते व ती दृष्टी सर्व पदार्थांना पाहते त्यावेळी निद्रा नसते म्हणून ती दृष्टी त्या निद्रेला पाहू शकत नाही आणि ज्यावेळी स्वावस्थेमध्ये निद्रा असते तेव्हा दृष्टी नसते म्हणून ती तिला पाहू शकत नाही म्हणजे काय दृष्टीला निद्रा दिसत एक आहे दृष्टी निद्रेला पाहू शकत नाही हे दोन्ही दृष्टीने तुम्ही निधन केलं असताना आपण अनुवार करतो तो या दृष्टीचा नाही तो अनुभव त्यावेळी अज्ञानाने आवृत असलेला आनंद आपण वृत्तीने तिथे जाणत असतो एवढा कसा ह्या नजरेला ते पाहता येईल तेवढं मानलेलंच आहे तो विषय दृष्टांत नाही दृष्टांत कशाचा ह्या नजरेनं सर्व पदार्थ आपण जागृतीत पाहतो तेव्हा या नजरेला सांगितलं तू एवढी समर्थ आहे सगळ्या बारीक सारी पदार्थांना बघतेस हा कोण गल्लीत न कोण गुटार्थनं गेला सगळं बघतील सांगू शकत नाही बाबा माझा तो अधिकार नाही आहे ते ऐकण्यासाठी खास तात्यात बोलले पाहिजे जरी प्रपंचांत आहे साधा आहे सोपा आहे कोणालाही सांगता येण्याजोगाय तात्या सांगत होते पण मला सांगता येईल ना तो दृष्टांतात आहे तात्या म्हणत तू काय मला शिकवतोच वेड्या मी उडत्या पक्षाची मोजतो म्हणजे टिंबा आहे सगळं तुम्हाला लागला काय विचार नाही आणि इतकं बोल की त्यांच्या समोर बोलू शकत नसे शरीर ही असबरदस्त होती बोलणे तसं कणखळ होत कि त्यांचं कणखळ बोलणं जर एखाद्याने ऐकलं तर खरोखरी माणसाच्या नाकातले केस त्यांच्या बोलण्यानं जळत होते त्याच्याकरता आग्नी आणायचं का हे कारण किती फरक असेल ते बघा त्यांचं वागण एकंदर देवानी त्यांना दिलेलं होतं ते म्हणायचं अरे माझं नुसतं चांगलं एवढं जबरदस्त मी माझ्या दवाखान्यात माझा नवा फुट खोरा अरे काय आवाज आहे म्हणजे भूतांचा एवढा आवाज होता चांगण्यात जर एवढं सामर्थ्य होत तर बोलण्यात किती होत ते, ते बघा चिंचलकरामध्ये कळेल मला काय सांगायचंय कि म्हणायचे मला तू काय बनवतो म्हणायचे मी उडत्या पक्षाची मोजतो तर तुम्हाला सांगायचं की उडत्या पक्षाला हे ती मोजते भारताव्याला त्या दृष्टीला विचारण की एवढी देखणे पाहण्यासाठी समर्थ आहे देखणे म्हणजे पाहण्यात समर्थ आहे तर मग तू निद्रा बघून जातो त्या मला ही दृष्टीची महाराजांच्या दृष्टीत दृष्ट्यात आपलं वर्ण तुटवलं पाहिजे अनुभव करतो ते महाराजांना माहितीये आपण नको सांगायला काय त्याचा आम्हाला अनुभव आहे अनुभवाचा ही जी दृष्टी आहे स्थूल दृष्टी पण हे सुद्धा अनेक पदार्थाला पाहते तेवढ्यावर येऊन पूर्ण चाललेलं आहे तर ती निद्रा पाहण्याला असमर्थ आहे का असमर्थ आहे त्याचे कारण ही ज्या वी ही नजर असते तेव्हा जागृत अवस्था त्या जागृता अवस्थेत निद्रा नसतेच गेली बघू या दृष्टीचा डोळा किती असतो ते निराज पण हा जो डोळा आहे ही जी दृष्टी आहे ती तिथे नसतो तात्पर्य या नगरेला प्रमाणे पाहता येत नाही निद्रे पहा मात्र मात्र कारण पिकाणी जाद्रा बढ़ा जो मानूस है पाहता जो है बजा जो है त्या बघागळ काही निद्रा नसतो तो काय बघला त्यावेळी म्हणून डोळेची तीनही जरी चित्र असतील तरी निद्रे पाहण्याविषयी त्यांची योग्यता ती शिकुळाच्या उद्यमा त्याप्रमाणे आत्मा जर सदा नित्य प्राप्त आहे तर नित्य प्राप्त असलेल्या आत्म्याची प्राप्ती करून देण्याच्या बाबतीत शब्दाचा काहीही उपयोग नाही आवीच्या निवृत्तीच्या बाबतीत नित्य निवृत्त आली तेव्हा तिच्या निवृत्ती शब्दाचा काही लटके सीमा, लटकेपणाची चंद्रमागू चकोर पक्षी तो तो ते त्या कमलदलाच्या चोकट पाहरामध्ये माझी अमृतपण पोवळे चकोर कर मनी मवाळी चकोर तलगे हाती ती चकोर तुल शारदेची चंद्रकळी माजी अमृतपण कोवळे मने मवाळे चकोर तलगे अशी त्या चकोर पक्ष्यांची योग्यता त्या चकोर पक्षांनी विचार कि या दिवसा बारा वाजता चंद्र किरणांच्या मध्ये असलेली जी अमृतपण कोळी कोळी ते कोळे कोळे अमृतपण व्यसून त्या सणांच त्या अमृतांच प्राशन करून आता आपण तृप्त व्हायचं कोहळ वेळा रात्री जेव्हा उभो होतो चंद्र त्यावेळी त्याच्या किरणामध्ये असलेल्या अमृत सणांना आपण प्राशन करून तृप्त होतो आता म्हणत असा पुनट प्रयत्न करायचा आता दिवसा भर बारा वाजता भर दिवसा दिवसाचा भर असेल त्यावेळी त्यावेळी त्यावेळी असलेल्या चंद्राच्या कणामध्ये प्रकाश किरणामध्ये असलेल्या अमृतकणांचं प्राशन करून आता आपण तृप्त व्हायचा म्हणून जर त्याने प्रयत्न केला तर त्यांच्या छोटेपणाला त्यांच्या याला सीमा राहणार त्यांचा सारा प्रयत्न जर्फ होईल असा त्याचा अर्थ आहे जो चकोर दिवसास चंद्रामृतपान करण्याच्या इच्छे चंद्राला दिवसा चंद्र शोधणार त्याची किरणात असलेल्या अमृत किरण कण ते आम्ही आता वेचणार मयत्न असे जर का प्रयत्न तो जर का त्याचा अर्थ होईल संसदीयेची साखर वाच रुका अंतरायन पायांचा मला म्हणतात एखादा माणूस मोठा चांगला वाचत वाचन करण्याला सुद्धा मोठी बुद्धी लागते माणसं वाचायला लागली ना म्हणजे काय गंमत असते म्हणजे दरिद्री म्हणावं श्रीमंत दिसतात श्रीमंत म्हणावं तर दरिद्रेचे दिसतात म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला एखादं पत्र म्हणा एखादं पुस्तक म्हणा वाचायला दिलं म्हणजे पुस्तकात नसलेले शब्द घालतात किती त्याच्यामध्ये घालतात पदरचे शब्द ऐकलं तर नक्कीच वाचणार वाचतात तेव्हा असलेलं तर नक्कीच वाचणार बघा तो मधले शब्द एवढे घालतात तर ते कुठे घेऊन ठेवतात शिशात इतके जग तुम्ही आमच्या पुस्तकात लिहिलेले शब्द शिशात कायच काय कारण आहे लाच नसलेले शब्द घालत होता एवढा जर श्रीमंत होता तर यातले शब्द पण माणसाले शब्द घालून वाटतात असलेले गावून वाटतात म्हणून अगदी मूर्खपणाची सीमा घालतात हे मूर्खाचंच लक्षण आहे की आहे पसरती तिथे लावायची असा काही माणसाच व्हायचं तेव्हा महाराज म्हणतात कितीही मोठा वाचक किती मोठा वाचक असलेली एकही अक्षरातली होळ वा अक्षर नाक्षर न चुकता न पडता वाचतो म्हणजे जरी त्यातले अक्षर उचलत नाही त्यातली अक्षर घेत नाही होतक उदाहरण मी तो दाखवत शब्द चाप ते अर्धविराम त्याला समजतो स्वल्पविराम समजतो उद्गार चिन्ह त्याला समजता तुम्ही त्या वाचण्यामध्ये त्या आवाजांचा चढ उतार त्या चिन्हाला अनुकूल अशा पद्धतीने करणार आहोत कृष्णाला असताना त्याप्रमाणे बोलून दाखवतो बघ शब्दांच्या रचनेच वेगवेगळ्या माहिती आहे आक्षर जाळीत नाही पदर्शी झाली नाही उच्चारण चांगल्या पद्धतीचं आहे वाणी चांगली आहे जेवढे तुम्हाला चांगले गुण घ्यायचे ना त्यातल्या तुम्हाला जेवढे आठवले तेवढे तुम्हाला यादी दिले आता याही पेक्षांतील काही राहिले असतील तर सगळे चांगले गुण त्या वाचकाजवळ आणि असला उत्तम वाचक आणि त्याची अक्षरं म्हणजे मोठ्या माणके अक्षरं लिहिताना लिहिणाऱ्या माणसाने अगदी वेगवेगळी अक्षर लिहून घ्यायचे गृहस्व दीर्घा सहित आणि स्वारा सहित अनेक वचन एक वचन आता एक नीकोचन वचन आणि नि... वचन राहिले नाही राष्ट्रांच्या व राष्ट्राच्या या काही फरक राहिला नाही कारण अनुस्वार असं काही समजत नाही आदरातील बहुवचन काय आणि संशलन जेव्हा निर्माण होत तेव्हा बहुवचन काय याचाही आता लोकांना फरक पडेल असा झालेला आहे कारण व्याकरणच आता इतकं सुस्पष्ट झालंय आणि सोपं झालं की लोक त्याच्या हातात नेऊन कारण तळा ताळापर्यंत नेऊन पोचवायचं आपल्याला हे तळा काळापर्यंत पोहचवण्याच्या निमित्ताने काळात व्याकरण यांनी बुडवलंय काही कुठे ठेवलं नाही असं सांगण्याच तात्पर्य असा चांगला सांगितलं हे वाचा काय दिलं त्याला तिला ओरा का स्वच्छ निर्मळ का समजणार कुठेही त्याच्यात काही निघेल नाही एक या अवली तलावर चौदाशे वर्षा संगदेवाला ज्ञानेश्वर महाराज आशीर्वाद लिया नमस्कार लिया उलगड़ा तो संभ्रम पड़ा अतिउत्साहाला पावलेला शरणागतीला निघालेला त्यांना चार अक्षर लिहून पत्र लिहिण्यासाठी प्रवृत्त झालेला सांगते पण त्याला काही आलं नाही त्यामुळे त्याने आपलं एक पत्र कोर करीत स्वच्छ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आणि रुजू केले ते झाले मला त्याच्या पुढेच सांगायचं सादर केलं ते सादर झालेलं पत्र त्यांच्या चरणी रुजू झालं ते पत्र जेव्हा त्यांच्या हाती पडलं त्यावेळी नैऋत्यनाथांनी हे पत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या हाती दिलं आणि वाचायला सांगितलं कोरा, कोरा पत्र कोरा कागदलेला मजकूर उत्तमतेने वाचणारे फक्त ज्ञानेश्वर महाराज म्हणून जरी ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत आपल्याला दिला असला तरी ज्ञानेश्वर महाराजच असे समर्थ आहेत कि त्या थोऱ्या कागदातला मजकूर त्यांना पूर्ण वाचता आला व त्याला मजकूर वाचून त्याचा अर्थ समजला व त्याच जे उत्तर त्याला दिलं ते उत्तर म्हणजे चांगदेव थोऱ्या कागदावरच वाचायला येण्यास अर्थ सामर्थ्य तुमच्या आमच्या अंगी नाही फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगी होत कारण अरे हा थोरा स्वच्छ निर्मळ आहे याच्यावर जी दैविक असकरीत अंतकरणावर लिहिल्या की ज्याचा परिणाम त्याचा अंतकरण त्या अंतकरण वृत्ती अंतकरण वृत्तीच्या पोटात साक्षात देव आविष्कृत झालेला तो वटेशाचा रवा देसाचा कापुराचा या महावाक्याच्या उपदेशाप्रमाणे चांगली तशीच बनली तर हा अहवाल जरा बाजूला ठेवून आपल्याला बोलायचा कोरा करीत कागद चांगल्या एखाद्या वाचकाला चा आत्ता सांगितल्याप्रमाणे उत्तम वाचक आणून जर त्याच्या हाती दिला तर त्याला सांगितलं वाट त्याच्या काय त्याला काही वाटता येणार नाही तो मुकाव किंवा केव्हाही मी एका दिवसात आळंदीतनं निघालो की पंधरपुरला जातो कितीही काढणारही वाचक चांगला असला तरी कोरा कागद वाचण्याच्या बाबतीत प्रवृत्त झाला तो कोरा कागद वाचू म्हणू लागला कोऱ्या कागदाच्या घड्या वाचू म्हणू लागला तर तो मुखास होईल अविद्या ती तर शब्दानी तिचा नाश झाला असता आणि हे त्याच म्हणणंही ठीकच झालं असत पण जर अविद्या नाही तर हा शब्द काय नाश करणार व कसा नाश करणार अथवा कसाही कागद वाचणारा असला आणि त्याच्या पुढे जर खोरा कागद आणून देऊन वाच म्हणून सांगितली जर तो वाचणारा मुखा होतो जरा काय वाचता येत्या शाह असला तर अथवा कसलाही जरी चालणारा असला तरी तो जमिनीवर हवा तेव्हा चालू कारण आम्ही मुलं बघतो त्याला लिहिता वाचता येत नाही त्याला कागद तरी दिला तर काहीतरी वाचलं तर कदा असतात तोड बाळ आहे पण तोच म्हणे की मी आकाशातही चालेल दाखवतो काय दाखवतो जवळपास तो आकाशामध्ये चालणारा कसा चांगला होतो पैसे प्रतिषेध केरर्थके चर्चे होती त्याप्रमाणे सहज रीतीने अत्यंत अभाव रूप जी अविद्या सहज रीतीने म्हणजे जी खरोखरी स्वभावता अत्यंत रूप आहे अविद्या म्हणजे जी नाही असते तर शब्दाचं महत्व आम्ही कबूल केलं असतं काय आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे अविद्या असती आणि शब्दांनी निवृत्त झाली असते तर ते ठीकच झाले असतोच अविद्या नाही ते अत्यंत अभाव रूप आहे सर तिने अत्यंत अभाव रूप जी अविद्या त्या अविद्याच्या समोर तिचा नाश करणारा शब्द जरी उठला विनाश करण्यासाठी तिच्या समोर हा शब्द जर उभा तरी तो निरर्थकच होतो तर तो नसलेल्या ओळ्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे या सर्व दृष्टांताचा अभिप्राय या ओळीतील सिद्धांत अशी असा आहे की जो कदा रमाणसिद्ध शब्दाला अगदी प्रामाणिक शब्द आला अगदी बलवत्तर शब्द आला तरी सुद्धा बलवत्तर अल्ला शब्द प्रमाणसिद्ध अल्ला शब्द नाश करण्याकरता प्रवृत्त झाला नसला या सिद्धांत असा आहे की जो पदार्थ अत्यंत अनावरूप असतो त्याच्या बाबतीविषयी किंवा नाशाविषयी ज्याप्रमाणे कोणाचाही उपाय करत नाही उपाय करणाराच निरोधक होतो त्याच प्रमाणे अभिनंदी नाशाविषयी अविद्या नाशी विचारू पैसा होयोश महाराज आपल्याला शब्द हा अविद्येचा नाश करून आपल्याला उपयोगी पडतो काय या प्रश्नातलं उत्तर देत आहे तेव्हा अविशरूप शब्दाचा उपयोग होत नाही असा यात सांगायचं असल्या कारणाने त्याच्या करता म्हणजे अमावस्येच्या रात्री आकाशामध्ये तरी सुद्धा तो अंधार करीत नाही का अवस्थेच्या रात्री आल्या कारणाने अमावस्येच्या रात्री तो आल्या कारणाने कर समझ तो प्रकाश कर चंद्र जो अंधार करना का नाशा विषय शब्द का जो विचार केसा शब्दजन्य विचाराने शब्दजन्य ज्ञाने शब्दजन्य बोधाने कि बोध्याण अविद्याश कर उपयोगी पड़त कितप बरबर तो, तो, तो कि बरबर न अविद्या शब्द वा शब्द जन्य विचार वा शब्द जन्य बोध तूरूप पदार्था नाश होता अविद्याश कर शब्द सार्थक कसा होद्या अविद्या त्याचा उपयोग होईल असून अभावाचा पुन्हा पुन्हा आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की अभावाचा नाश कसा होना होणं शक्य अवस्थेच्या रात्री जर चंद्र उद्यायला आला तर अंधरकार करत या शब्दाचा अर्थ येत असतो असं समजा करायचित आला त्या दिवशी तो अंधार करणार नाही का तर तो अंधारच काय करणार तर अंधार करणार नाही काय कारण जर तो प्रकाश केली तर आवडत नाही अमित्येच्या नाशाविषयी विचाराची शब्दाची होती शब्दाची तशी दशा होते तशी दशा होते म्हणजे कशी हे आता सांगितल्याप्रमाणे की अभिद्या नाही ती आलीच नाही तर मग विचारजन्य शब्दजन्य ज्ञानाने अविद्येचा नाश महाराज म्हणतात आणखीन दृष्टांत देतात अजून जे अन्न जन्माला आलं नाही तयार केलं नाही जे अन्न अजून अन्न अशा न झालेल्या पक्वानाच्या भोजनाने एखादा माणूस जर म्हणेल कि मी ते भोजन केलं अतिशय तृप्त झालो असं जर कोणी म्हणेल तर त्याचं भोजन करणं तृप्ती नसून ते एक प्रकारचं लगनच ठावेल कारण अजून अन्न ते निर्माण झालं नाही म्हणून जन्माला न आलेल्या तयार न केलेल्या अन्नाचं भोजन करणं म्हणजे सर्व तो बरे लंगन करणं जसं ठरावं किंवा नष्ट झालेल्या नुसत्या डोळ्याने खासा नुसत्या डोळे होते अशी <laughs> चिठ्ठी लावून बॅटरी लावून पुन्हा बघावी लागते एकंद अशा स्थितीतल्या डोळ्याने एखादा जर मनुष्य म्हणू मुन लागला की मी पाहतो हे पाहणं म्हणजे आंधळपण आहे हे आंधळेपणाच लक्षण आहे तो आंधळेपणा निव्वळ अगदी स्वच्छ आंधळेपण आहे कारण काय जे डोळे नष्ट झाले जे डोळे फुटले जे डोळे नाही झाले त्या नष्ट झालेल्या डोळ्याने मी पाहतो किंवा पाहणं हे म्हणणं हे डोळेपणाच आहे तो एक प्रकारचा आंधळेपणाच आहे शब्द जन्य विचारा ज्ञाद्यापना ही वस्तु शब्द ही शब्दाला पूर्ण व्यर्थत् स्पष्ट करना करता दृष्टान वस्तु हिंद विचार करा कोणत्याही प्रमाणाने जी वस्तू आहे ती वस्तू आहे असं जर सिद्ध होत नसेल पहिली गोष्ट कोणत्या ना कोणत्या प्रमाणाने ती वस्तू आहे अशी सिद्ध व्हायला पाहिजे कोणत्याही जगात असलेल्या उपलब्ध असल्या प्रमाणाने आपले प्रसिद्ध सहा प्रसंगाने अभिव्यक्त होणारी वा नाव आपण ज्या प्रमाणांची यादी सांगतो त्या असलेली तीन प्रमाण नऊ प्रमाणाने आपण बघितलं शब्द ही एब्दा हा अमुक अर्थ है संग जो अर्थ तुम्हें तो अर्थ को न कोत्या प्रमाण ने पूर्वी वस्तु सिद्ध शब्द है पण त्याचा अमुक एक अर्थ आहे तो अस्तित्वात नाही असं जर कोणी सांगेल तर त्या शब्दाला निवर्थकत्व आहे कारण शब्दाला त्याच वेळी महत्व असत ज्यावेळी त्या शब्दाचा कोणीतरी वाच्य अर्थ पदार्थ असतो वाच्य असतो अर्थ असतो वा पदार्थ असतो तर त्या शब्दाला महत्व असत शब्द आहे पण त्या शब्दाला म्हणे अर्थ नाही असं जर असेल तर तो शब्द अस्तित्व आ शब्द है। खपुष्पुरा प्रयत्न करता नहीं स्वाभाविक वैअर्थ है सहज आर्था करता वेगा प्रयत्न करना चाहिए आवश्यकता हिस्सा गोष है वंध्या पुत्र नाव का, का शब्द है जो अर्थ तो अवनी तला त्रिभुवना शब्दा निरर्थक है विशेष चर्चा तर्क युक्ति कश्या आवश्यकता न करता तो वही निरर्थक लक्षा समझा कहीं समझ समझ अर्थ है ज्यादा पदार्थ है ज्यादा पदार्थ है किंवा ज्या शब्दाचा पदार्थ शब्द आहे पण त्याला वाच्य नाही असं चालत शब्द असावा शब्दाला वाच्य असावं पद असावं त्या पदाला अर्थ असावा म्हणजे त्या शब्दाला त्या नावाला काही महत्व असत हे त्याचं महत्व राहत नाही पद आणि पदार्थ हे परस्पर एकमेकाशी संबंधित आहे इतके संबद्ध एकमेकांच्या बरोबर एकमेक पदार्थ आहे आणि त्याचं नाव ठौकी नसेल तर त्याचा व्यवहार होत नाही नाव ठौकी आहे पदार्थ अस्तित्वात नसेल तरी व्यवहार होत नाही किंवा अस्तित्वात असून आपल्याला त्याची ओळख नसेल तरी सुद्धा कितीतरी प्रसंग असायची त्याची त्याच्याकडनं व्यवहार होत नाही त्याचा उपयोग होत नाही काही पुस्तकामध्ये नाव सापडतात वनस्पतींची कोणती वनस्पती आहे आपल्याला माहिती नाही म्हणून जगामध्ये वनस्पती असूनही त्या वनस्पतीचं नाव पुस्तकामध्ये असूनही आपल्याला आता वस्तूचा उपयोग करता येत नाही त्याचं कारण फळ पदार्थ एकमेकाशी संबंधित आहेत परस्पर इतके घट्ट संबंध आहे त्यांचा काही विचारू नका त्या संबंधाला शास्त्रामध्ये वाच्य वाचक भाव रूप संबंध असं म्हणतात हा घट्ट संबंध आहे शब्दाचा अर्थ वाचनाला की त्या वाच्याची स्मृती होती वाच्य आणून ठेवला की त्याचं नाव लक्षात येतं म्हणतात आता कित्येक वेळा पदार्थ समोर असतो पण त्याचं नाव आठवत नाही आपल्या मृत्यूशक्तीची ती एक मया आहे असं समजा समोर माणूस येऊन उभा राहतो आमचा मग त्याला विचारायला तुम्ही आला खरे पाया पडताय बोलताय खरं पण मी तुम्हाला ओळखल नाही मला ओळखलं नाही तुम्ही इथलं तुमच्या गावातला बरोबर बरोबर आहे बरोबर आहे मी कर आता काही नाही त्याला इला आता म्हणलं कोण नाही त्याला नसलं तरी हो म्हणायला लागतात माझी काही मोदी मग कित्येकांची नाव आठवत पण माणूस कोणते त्याचे काय आठवत नाही माणूस पण तो कोण आहे ते सांगता येत नाही म्हणजे पदार्थ ज्ञात आहे तर पद ज्ञात नाही पद ज्ञात आहे तर पदार्थ ज्ञात नाही इथे ऑफिस मध्ये आठ येतो त्याला सगळ्या लोकांची नावं पाठवतात पण हा माणूस कोण सांग बघ म्हण तर त्याला सांगता येत नाही त्या यादीतली सगळी माणसं मी पाहिलेली असतात त्याचं नाव काय मलाही माहित नसत एकाला नाव माहित आहे तर व्यक्ती माहित नाही तर त्याचं नाव माहित नाही त्याच्यामुळे व्यवहार होत नाही व्यवहार म्हणजे पद व पदार्थ हे परस्पराशी पूर्ण संबंधित आहे इतका त्यांचा धनिष्ठ संबंध आहे असा असल्या कारणाने पण आहे पण त्याला अर्थ नाही असं म्हणणं म्हणजे त्यांच्या परस्पर संबंधाविषयी तर त्याला ज्ञान न्यास जातात निरथ जात ठरली पण असं म्हणणाऱ्याला त्याचं ज्ञान नाही असं ठरत म्हणूनच शब्द सारख तो ठरतो की जो शब्द आहे व त्याचा कोणीतरी वाच्य आहे ता ता ता शब्द आहे आणि त्याचा कुणीतरी पदार्थ आहे बोध आहे आणि त्याचा पदार्थ आहे समजावं की त्यावेळी त्या पदाला त्या नावाला त्या शब्दाला सार्थकता आहे ते सगळे शब्द अन्वर्थ स्वरूपाचे आहेत असं म्हटलं जातं आणि याच बुद्धीने सगळे लोक त्या शब्दाकडे पाहतात त्याचा उच्चार करतात त्यामुळे व्यवहार करतात आपल्याला दिसून येईल केवळ उच्चारण करण्या इतपत शब्द त्याला आधार विचा होणे त्या शब्दाला विचारलं तुझा नातेवाईक संबंधित माझ्याशी संबंधित होता अद्वित्य ब्रह्म सारखा असं जर शब्द सांगेल तर समजावं हो की हा शब्द वाच्य वस्तू नाही असं सांगू आणि निरथकता तो मुखाने प्रतिपादन करीत आहे मी शब्द आहे मी नाव रूपाने आहे मी पदरूपाने पण माझी जी वाच्य वस्तू आहे ती अस्तित्वात नाही तूच आता निरर्थक ठरला तुझं व्यर्थत्व ठरवण्यासाठी वेगळी काही आवश्यकता नाही तुझं निरर्थकत्व तू तुझ्या तोंडाने कबूल केलेस माझी वाच्यवस्तू जगात अस्तित्वात वगैरे यादी दिली या शब्दांची हे सगळे अशीच ते शब्द तुम्हाला सांगतात आम्ही आहोत आम्ही अस्तित्वात आहोत उलट प्रवचनकार कीर्तनकारांच्या तोंडाचा जर आपण एक घेतला तर त्यांच्या तोंडात आम्ही राहणारे पर्वितचे शब्द आहोत आमचं वाच्य नावाचं काही ना जिन्नस आहे तो जिन्नस आमच्या वाच्य नावाचा जगामध्ये अस्तित्वात नसल्या कारणाने काय कारणाने त्या बोलण्याने त्याने आता पुढे बोलायचं नाही कारणांनी म्हणायचं इथेच पूर्णावर आम्ही द्यायचा कारणाने काय तुम्ही स्वतः निरर्थ ठरता तुम्ही तोंडाने कबूल केल्यास अर्थ झालं असं त्या शब्दाला आपण म्हणायचं मग असं असल्या कारणाने महाराज म्हणतात त्या शब्दाला पूर्ण वैय्या त्यासाठी पुढे आणखी एक खुलासा करतात शोधा पदार्थाची शिद्धी करण्याविषयी शब्द करू लागला तर तो निरंत्रण अस्तित्व ही नाही जेवढा आहे तेवढंही अस्तित्व त्याचा राहणार नाही म्हणजे उच्चारणापुरतही त्याचं अस्तित्व राहणार नाही म्हणून आवि्याची नाही पण ते नाशिका काही हिरेची शब्द असेल आता अविद्याच नाही हे काय म्हणायचे परंतु तिचा नाश करण्यातही काही उरत नाही अविद्या म्हणून स्वभावात नाही हे किती सांगायचं मी? आतापर्यंत अनेक तऱ्हेने हे गोष्ट प्रतिपादन केले उलट आम्ही अनेक वेळा सांगितल्यामुळं तुम्हाला असं सतत वाटेल की नाही नाही अगदी अत्यंत अभाव रूप तिचा नाश करून शब्दाला वैयर्ते येणार ते नाही तिचा काय नाश करणार किती वेळा हे सांगणार ऐकून ऐकून आम्हाला याचा कंटाळा आला असं म्हणणे इतका इतक संगली ने पी अवित अत्य अभावरूप है मनोदय अवित्या तरीका विशेष अर्थ का अवित्य नाश तरी शब्द महत्व है एका थोड़क शब्द ही महत्व उ दशा होते शब्दा ही शब्दाही अस्तित्व उत नहीं शिलक राहत नहीं, नहीं। अविद्युरी विचारा अंगाता अविद्या निवृत्त करण्याचा प्रश्न निर्माण ज्यावेळी झाला त्यावेळी अगदी असे होते कोणी उठला नाही पण त्या अविद्येच्या नाशासाठी शब्द उठून समोर उभा टाकला तो समोर आला तुमच्या आमच्या समोर आला म्हणा काला असं म्हणा कसं म्हटलं तरी त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं कोण समोर आला त्या सगळ्यात नाश करण्यासाठी मी उठल आलोयचा नाश करतो म्हणून सुरुवातीला ज्या कुठले काम तुम्ही निर्माण करा गावात घरात त्या कामाविषयी पहिल्या दिवशी प्रारंभाला अति लोक उत्साही असतात पण तो उत्साह एक चार आठ दिवस काही कामं केली आवो आवो आवो ही हळू हळू हळू त्याला जी गळती लागते ते शेवटी त्या कामाचा आपण आरंभ केला होता ही ही गोष्ट लोक लक्षात ठेवित नाही इतके बार व्यवस्थाही होऊन बसतात शेवटी तेव्हा आरंभाला जसे हे यावे आणि मग शेवटी कुठे खुळून जातात त्याचा पत्ताही नसावा त्याप्रमाणे पहिल्यांदा या अविद्या नाशासाठी जो कोणी समोर आला तो हा शब्द महाराज म्हणतात तो शब्द अविद्या नाशासाठी म्हणून अतिशय वेगाने आवेशाने तयारीने समोर आला अविद्या नाशासाठी म्हणून आला तो घडलेला आहे तो आपला स्वतः त्या ठिकाणी आणि विनाश करून घेऊ लागला तो आपण आपल्या ठिकाणी नाहीसा झाला कारण अविद्याच नाही असं जेव्हा शब्दाला समजलं तेव्हा तो शब्द म्हणतो मला असं वाटलं अविद्या नाशासाठी याने ज्याच्या पैल मानले तर त्याचही कदा पदार्थ आविद्या तो आपण निवृत्त करू त्यात काय मोठा आहे असं मला वाटलं म्हणून मी समोर आलो पण मला मी समोर आल्यानंतर लक्षात आलं समजलं की अविद्या नाही मग आता शब्द नाश करणार कोणाचा कोणाचाही ना नाश करणार नसल्या कारणाने त्याला ना इलाजा असत्या अगत्यिक्वाने आपण आपल्या ठिकाणी याकरता अविद्येचा नाश करण्याकरता विचार म्हणजे शब्द जर अविद्येचा सल्लू खर त्याचा स्वतःचा नाश होईल आता नाश होईल का नाश होईल त्याचं कारण समोरचा पक्ष नाही म्हणून विरोधी पक्ष नसल्या ना इलाज असत त्या शब्दाला माघार घ्यावी लागते माघार घेता नाही किंवा ना इलाजाने माघार घ्यावी लागते एक गोष्ट अशी घडली मी बघायला नव्हतो आमचा तो, तो बच्चा जिथे होता तो मला सांगत होता घडले नसली तर काल्पनिक समजा माझ्या काय त्याच्याबद्दल म्हणायचं नाही तुम्ही आपलं समजून घ्यायचं नाही तो एक असा मोठा आखाडा तयार आणि त्या आखाड्यामध्ये एक बाई आली आणि ती बाई काय म्हणाली मी आता कुस्ती खेळणार आहे माझ्या बरोबर कोणी खेळणार असलं तर द्या जोडी द्या तिथे खेळाडूच गाव म्हणजे कोल्हापूर तर ते सगळ्या त्या फडामध्ये येऊन फिरली सगळे तिथे पैलवान एकापेक्षा एक वर होते सगळे ते विचार केले का ते कधी बसून पैलवान कि काय करावं म्हणत नाही आपण पैलवान करे आले कधी मला विजय पत्र लिहून द्या मी तुम्हाला बाई एकदा जर समोर आली ना तर सगळ्यांना माघारी लक्षात ठेवा एकटी एक बाई एक एकीकडे असू शकते सारा जग एकीकडे असू शकतो आणि विजय चोपी बाई जो असा अनुभव आहे कलर तुम्हाला कोणी जाईल मला आई नावाच्या बायाने सांगितलं ना चला आपल्या दत्ना एवढंच कोणीही तयार झाल्याने शेवटी तिला विजय पत्र लिहून द्यायचं ठरलं असा विचार करा की समजा आपण खेळायला तयार झाला तिची पाठ लावली पाठ लावून लावून लावले काय का बाईची पाठ लावली आज काय प्रचार झालट कडलं की बाईने जर आपल्याला पाडलं तर मग मग तर म्हणजे तिला पडावत नाही पाडून ती न पड़ी पी तीन विजय पत्र लिव दिखे नहीं माला एवड सनी गो सामत सी जी बाई अवित प्रतिनिधित्व तिला अंशता जीव मन अस्तित्व है जितित्व है अशा एक स्त्रीला उभर रान विचार ने मधार घयास्तित्व है विजय पत्र लिहून घेण्या धीत दिल्यानंतर घेणे एक पद्धती तिला अस्तित्व आहे पण ही या बैलवान लोकांना माघार घ्यावी लागली इथे तो राबिद्या खास वारी तिला अस्तित्वच नाही तिथे किती मोठा शब्द आणि शब्द जन्य विचार प्रवृत्त झाला वा तर्क प्रवृत्त माघार घ्यावी लागेल माघार विनाश त्याचे काही महत्व राहणार नाही कोणीतील विचार शब्दाचा अर्थ आम्ही प्रकरणानुरोधाने शब्द असा केला आहे अंगाची अंगाचा याचा अर्थ स्वरु शब्दाचा अर्थ संसरण असा आहे किंवा विस्तार याचा अर्थ शब्दाच्या अवयवांचा शब्द होईल शब्दांच्या अवयवांचा अर्थ घेतला तर शब्दाचा विनाश होईल म्हणून अविद्येचे मरणी प्रमाणा मोरणी हे अविद्याची नाहीपणे नेली घडू बस हे शेवटी ज्ञानेश्वर महाराज सांगतात काय सांगितले शेवटी ज्ञानेश्वर महाराज या या नहीं नहीं ते या शब्दाने या ओवीने ज्ञानेश्वर महाराज त्याचा उपसंहार करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शब्दाने पुष्कळ प्रयत्न केला अगदी या मोठ्या तयारीने शब्द समोर आला होता पण अविद्या आपल्या स्वतःच्या नाहीपणाने काय डुंमत आहे ते बघा लक्षात ठेव अविद्या ही आपल्या स्वतःच्या नाहीपणाने आपल्या अभावानेपणाने हा त्याचा शब्द्य वही है ज्यादा अविद्य का विनाश होना विनाश कर शब्द स्वतंत्र अस्तित्व नहीं म्हणून ती अविद्या आपल्या नाहीपणाने आपल्या अभावाने शब्दाला प्रामाण्य म्हणजे शब्दाला प्रमाण पदवी नाही त्याच प्रमाणत्व सिद्ध होऊ देत नाही शब्दाला शब्द प्रमाण म्हणून लोकांमध्ये जो नाव लौकिक मिळणार ते नाव तो नाव लौकिक म्हणू देत नाही म्हणजे शब्दाला प्रमाण्य येऊ कशाने येऊ देत नाही आपल्या अभावाने येऊ देत नाही म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजा या उभे मध्ये शेवटची गोष्ट सांगतात मी सांगण्याचं काही कारण नाही अविर त्यात आपल्या स्वतःच्या अभावाने आपल्या नाहीपणाने शब्दाला प्रामाण्य येऊ देत नाही एवढं जरी तुम्हाला या सगळ्या प्रकरणात समजलं तरी माझ्या म्हणण्यात तुम्हाला समजलेला आहे यावर एक असा शेरा दिलेला दे तो शेरा असा आहे की महाराज एक पर्यंत दोन मुद्दे सांगून पूर्ण करतात पहला मुद्दा, स्मन्न बावच्चा, बावच्चा। दुसरा मुद्दा जो है अविद्यान मनोनी नाशापुर अविद्याश्वर महाराज सिद्धांत है ज्ञानेश्वर महाराज ने मागे संग सिद्धांता पर्यत विस्तार के कसाला एक वक्य आत्मदृष्टि दृष्टि दृष्टि आत्मदृष्टि दृष्टि ने नहींद्यावृत्ति मध्य यश ये नहीं कविद्यावृत्तिरूप शब्दा उपयोग हो दाला, शब्द प्रमाणी शून्य नहीं आत्मा शून्य नहीं आत्मस्वरूप हमीर नाशापूर्ती ही नहीं शब्दा उपयोग हो कि अभी त्यापना शब्द प्रत नहीं हा सोक आता दुसरा मुद्दा ज्ञानेश्वर महाराज ने मान लगा प्रकरण मुद्दा उत्तरार्धा मुद्दा है कि आज्ञा आत्मस्थिति प्राप्त कर बाबती शब्दा उपयोग आत्मा आत्मस्थिति प्राप्त हो शब्दा, या शब्दा, होत आत्मा शब्दा होत एक जो आए, है मुद्दा वर्णन आता इतना ज्ञानेश्वर महाराज पूरे करीत अविद्यावृत्ति मध्य शब्द का उपयोग नहीं, नहीं व्यतिरिक दृष्टि ने संग आत्मा स्वयंप्रकाश आसा कारण त्या आत्म्याच्या प्रकाशनात शब्दाचा उपयोग नाही दुसरी ही दुसरी बाजू त्यातली आता यापुढे ज्ञानेश्वर मला सांगतात म्हणजे एक विषय संपूर्ण असं आपण लक्षात ठेवायचं म्हणून अविद्येच्या नाशाने शब्दाला प्रामाणिकही ही गोष्ट अविद्यात आपल्या नाहीपणाने घडू देत नाही आत्मा आणि आत्मया दाऊनी दोन म्हणवे या तिसरा मुद्दा सांग कि शब्दित करेल प्रकाशित करून तुझे आत्म्याला आत्मा दाखवून आत्म्याला सांगायचं तु तुला काय तुला मी आता आत्मा दाखवतो आत्म्याला आत्मा दाखवून म्हणजे आत्म्याच प्रकाशन करून शब्दाला आता महत्व येईल शब्द प्रतिष्ठेला पावेल असा जर आपण विचार करू लागलो तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे म्हणणं विरुद्ध पुन्हा प्रकाशित करून हा शब्द प्रतिष्ठेला प्राप्त होणार हे कस शक्य आहे हे अत्यंत विरुद्ध बोलणं आहे खरं तर व्यवहार जर बोलायचं ठरलं तर आजकाल तर या प्रतिष्ठेची चढाओ लागली या रूप आज व्यापार धंदाने का विषय करता राज राष्ट्रपति ऐसी निवणी पर बोर तो नहीं वो कभी कारण परमार्था बह पर अति की रूपाने लोक प्रतिष्ठे का विचार करते अपने प्रतिष्ठा कश मिले निदान का आपल्या प्रतिष्ठेच्या किंवा माणसाने कल्पना केलेल्या असतात त्या कल्पनेप्रमाणे त्या प्रतिष्ठेच्या मागे लागलेल्या असतात मी आता पाहतो थोडस विषयांतर होणार आहे आपण ते सांगतो तुम्हाला विचार करायचे कर नाव लौकिक त्यातली प्रतिष्ठा ती मिळाली हे अपवादात्मक होऊन गेले की खरोखरी प्रसिद्धी परामुख होते प्रसिद्धीच्या प्रकाश जो होतात ते कधी हे आले नाही त्यांच्या मनाला तो विचार कधी शिवला नाही उलट विचाराने बाजूला राहिले हे लोक मला खरं वाटत वाय वा मला बोलता येतं आणि लोकही मोठे उरल्या की निर्गुण निराकाराला कोणी या बसा म्हणत नाही <laughs> निर्गुण निराकाराला कोणी या बसा म्हणत नाही विचार आम्ही प्रयत्न करून बघितलाय आम्हाला लोक विचारतात का तुम्हाला वाज वाजवता येत आम्ही नाही वाजवत आहे तुम्हाला म्हणता येते म्हणले म्हणता येत तुम्हाला गाता येते म्हणले गात प्रवचन करता येते नाही कीर्तन करता येते नाही तुम्हाला काय येते आम्हाला जेवता येते म्हणलंय आम्हाला भोजन करता येत काय आम्ही भोजन करायला जन्माला आलोय तर आम्हाला भोजन करताय ते मग ते म्हटलं असा आहे सध्या आमच्याकडे दुसरं घर म्हणजे यापैकी एकही गोष्ट एक जर तुम्हाला आली तर लोक या बसा म्हणतील तुमची जीवना खाण्याची जी सोय करते आणि माणसाला काना पोखर्यात न कळत साठून पुसून काविना पण अशी एक वृत्ती शिल्लक असते जशी जळ झळमट घरात शिल्लक किंवा आमच्या मातोश्री ताईंचा दृष्टांत द्यायचा झाला ते बाया भांड एखादं झासून ताईला दिलं तर ती राख जर व्यवस्थित धुतली नाही तर आपल्या घाई लावलेलं भस्म जसं उठून दिसावं इतकं उठून जात जणू त्या स्टेनलेस भस्म की भांड्याने हो हे जस आपल्याला धुतलंय म्हणूनही शिल्लक असावं त्या पद्धतीने प्रतिष्ठेची नावालौकिकाची वृत्ती माणसाच्या मनात या ना त्या रूपाने शिल्लक असते हे अगदी सर्व टाकण्यासुद्धा ही वृत्ती असते काय कि हे मोठे वैराग्यवानेत असं लोकांनी आपल्याला लो म्हणावं वाटलं काय गंमत्यावा वैराग्य धारण करण्यात असलं जर काही काही नाही मिळलं आमच्याला प्रतिष्ठा मिळण्यासारखं मग काय पुरुषार्थ त्यात हा असा प्रकार आहे बाळा की त्याच्यामुळे प्रतिष्ठा मिळण्याची पूर्ण योग्य काय आणि तो प्रसिद्धीपासून परांग राहिला अशी महात्म्यांची जर आपल्याला कधी गाठ पडली तर आपलं आपलं स्वतःचं परम भाग्य समजा यावर तात्या स्वत अतिविस्ताराने बोलत असत आणि थोड्या प्रखर रूपाने बोलत असत मी ते सगळं बोलू शकत नाही पण मला थोडस सांगायचंय त्यातलं असं की त्यांना स्वतःला ते उत्पन्न कुठे उन होता, बुद्धीत उन होता, अगदी किती शाणा माणूसांना त्यांच्यात उन शोधायचं ठरलं तर हे शोधून सांगू शकत होता तेही अंश रूपाने ते म्हणजे म्हणले वाजवता हे नव्हतं इतकंच पण जे हल्ली लोक हे मटकी लोक आहेत ना त्यांच्या मनानं येत एवढी गोष्ट कडे लोकांना जेवढं कीर्तन प्रवाशनात म्हणता येते ना तेवढं येत होत का काम लागलं असतं त्यांचं एवढी पूर्ण योग्यता अंगी असून असं व्रत केलं की दारांच्या आज्ञेप्रमाणे तारेच्या आत राहायचं आम्हाला चार अक्षरे येतात नाईला जास्त म्हणायचं काही सुद्धा त्यांच्यावर जवळ जवळवर म्हणायचं तर चार असं अक्षर सुद्धा उच्चारू शकत नाही इतकी ज्यांची हिमालयासारखी योग्यता होती विद्वत्ता होती अशा महापुरुषाला एवढी सगळी विद्वत्ता असून या सर्वात कीर्तनाला प्रवचनाला कारण असं की माया महाराजांच्या रूपाने येते असा मला अनुभव आला बर का माया ही याची कमतीदार आहे ते एखाद्या सात्विक माणसाचं रूप घेऊन येत असते यात काय मोठं नव्हत आहे महाराजांचं स्वरूप घेऊनही आपल्या समोर येत असते त्यावेळी आपण सावध असण्याची गरज आहे मग कधी निर्माण होतो मला असा अनुभव आहे मी आता व्यासपीठावर बसून प्रवचन करतोय आता माझ्या चित्ता खरोखरी मोहन आहे आणि मी खरं सांगतोय <laughs> अगदी खरं बोलतो शब्द प्रमाण तुम्ही मानत नसला तर मी सांगतोय मी मानतोय म्हणून माझ्या शब्दासाठी जरी मी सांगत असलो तुम्ही मानत नसला तरी मी तुम्हाला सांगतो पण त्यावेळी तू विषय समोर येतो समोर येत नाही तर तो आपला तास म्हणून आपल्या पायाशी लोळ घालतोय अशा वेळी जर आपली वृत्ती त्या विषयापासून परामुख झाली आणि आपल्या मनाला जरी विकाराने स्पर्श केला नाही तर आपण असं समजा की खरं आपण बोललो त्याच्याशी आपण आपल्या हृदयात ते उतरले नुसत भौद् विकास आपल्या मध्ये झालेला असं आपण समजा कारण पैशाच्या वैराग्याच्या गोष्टी म्हणजे त्यागाच्या द्रव्याच्या कितीही सांगितल्या तरी समोर द्रव्य आल्यानंतर जी महत्वाची गोष्ट मला द्रव्याला स्पर्श करायचा नाही म्हणजे म्हणतो म्हणजे ग्रह जो होते ताट्या नेहमी त्यांची गोष्ट सांगत सा। असत आपल्याला नाव सांगायचं नाही तुम्ही विचारू नका मला माहित नाही त्याच्या म्हणजे कुणाला कटकट नको व्हायला ते म्हणायचे कि मला द्रव्याला स्पर्श करायचं नाही पण माझं जे उपहरण आहे ना ह्या उपरणात तुम्ही ते पैसे बांधला म्हणजे तुम्हाला शिवायच निवडल्या मग कशाला लागलो तर मी उभारण पुढे आणि आठव्या दिवशी सांगायचं की आज समाप्तीचा दिवस आहे किंवा प्रत्येकाने कमीत कमी, कमी रुप रुपयात्रे आणून द्यावा ते काय वैराग्याचं व्याख्यानाच सळग गेले की नाही पूर्ण वैराग्य ही एक पूर्ण पंध्या रुपयासारखी स्वयंपूर्ण असलेली स्वयंप्रकाश असलेली दुर्दम्य स्वरूपाची असलेली ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्या न थांबणारी अशी एक शुद्ध सात्विक वृत्ती असं लक्षात ठेव इतकं त्या वैराग्याचं महत्व ते म्हणून लक्षी न घेत जाऊच काहीतरी लोक बोल मुल लागले त्याला काय महत्व कशासाठी मी सांगितलं तुम्हाला ह्या सांगण्यात अर्थ असाय कि योग्यता असून प्रतिष्ठाच मिळावी वाटते योग्यता नसून प्रतिष्ठाच मिळावी वाटते आता असून प्रतिष्ठा नको म्हणणाऱ्या महात्म्यांची माणसाला असं वाटलं की आपल्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे एक बाजू नाही जमली म्हणजे दोन बाजू नाही जमली मी स्मरणदान करण्यात जगामध्ये मोठ्या कीर्तीला पावलेला स्मरणदान करून देणारा मी फार मोठा उदार स्मारक म्हणून सगळ्या जगामध्ये कीर्ती पण मी आत्मस्वरूपाच्या बाबतीत मला प्रतिष्ठा मिळाली मी त्याला स्मरण दान करू शकलो नाही अविद्या निवृत्ती करून आम्हाला प्रतिष्ठा मिळते का म्हणून शब्दाचा विचार केला तर शब्दाला अविद्या निवृत्त करण्याच्या दृष्टीनेही प्रतिष्ठा मिळत नाही तेव्हा आता शब्दाच्या डोक्यात असा आपल्या तिसऱ्या रूपाने प्रतिष्ठा मिळते का बघूया तर तिसरी बाजू चालू आता काय तिसरी बाजू आत्म्याला आत्मा दाखवून प्रतिष्ठा मिळवू चलो आत्म्याला आत्मा दाखवून आपण प्रतिष्ठा मिळवू आत्म्याचं प्रकाशन करून प्रतिष्ठा मिळवू असा जर प्रयत्न शब्द करीत वा त्याची बाजू घेऊन कोणी म्हणेल तर हे म्हणणं ही अत्यंत विरुद्ध आहे असं समजा असं मौली